स्कंध सहावा अध्याय एकविसावा एकवीराची कथा पुत्राचे जातकर्म केल्यावर राजा सुखाने त्या पुत्रासह राहू लागला त्याला तिन्ही ऋणातून मुक्तता झाल्याचा आनंद झाला होता सहाव्या महिन्यात पुत्राचा अन्नप्राशन संस्कार तिसऱ्या वर्षी चुडाकरण संस्कार राजाने यथासांग केले त्यावेळी राजाने विपुल दानधर्म केला अकराव्या वर्षी त्याचा उपनयन संस्कार करण्यात आला राजाने त्या पुत्राला धनुर्वेदा शिक्षण दिले त्यानंतर त्याला राज्याभिषेक करण्याचे राजाने असा मुहूर्त पाहून राजाने राज्याभिषेकाची तयारी केली वेदशास्त्र ब्राह्मणांकर्वी राजाने त्या पुत्राला राज्याभिषेक केला उत्तम तीर्थाचे उदक त्यासाठी राजाने आणवले होते नंतर राजाने ब्राह्मणांना विपुल दक्षिणा दिल्या पुत्राच्या हाती सर्व राज्यकारभार सोपवून राजा भार्येसह स्वर्गप्राप्तीसाठी वनात गेला राजा वानप्रस्ताश्रमाचा स्वीकार करून मैनाक पर्वतावर गेला कंद मुळांवर उपजीविका करून त्याने पार्वतीची आराधना करण्यास प्रारंभ केला शेवटी मृत्यूनंतर स्वतःच्या पुण्याईने राजा भार्येसह इंद्रलोकी गेला राजा इंद्रलोकी गेल्याचे कळताच एकवीराने त्याचा और्ध्वदैकी संस्कार केला धार्मिक तेने करीत असताना विविध विषयांचा उपभोग घेतला एकदा तो आपल्या मंत्र्यांसह मृगयेसाठी जान्हवीच्या तीरावर गेला त्या रम्यवनात होम वगैरे होत असलेले आश्रम राजाला दिसले तसे भाताच्या पिकाचे रक्षण करणाऱ्या गोपाळ स्त्रिया तेथे होत्या ते, हो ते विविध कमले उमललेले सुंदर उपवन पाहून त्याला आनंद झाला तेथे एके ठिकाणी गंगेच्या प्रवाहात शेकडो पाकड्यांनी युक्त असे फुललेले कमल त्याला दिसले त्या कमला एक सुंदर कमलाक्षी स्त्री होती सुवर्णाप्रमाणे कांती असलेली सुंदर केसांची शंखाप्रमाणे कंठ असलेली कृषो नासिकेची अशी ती सुंदरी दुःखाने विवल होऊन रडत होती ते पाहून राजा तिच्याजवळ गेला आणि म्हणाला हे सुंदरी तू कोण आहेस तू का दुःख करीत आहेस तुला येथे कोणी आणून टाकले हे सुभ्रु हे तन्मंगी माझ्या राज्यात दुसऱ्याला पीडा देणारे कोण आहे चोर राक्षस यापासूनही कुणाला भय नाही तसेच उग्रपदा भीती नाही असे असताना तू का बरे दुःख करीत आहेस दुसऱ्यांचे दुःख हरण करण्याचे व्रत तु तु मी घेतले आहे म्हणून तू तुझे दुःख सोड मी तुझी इच्छा पूर्ण करीन राजाचे बोलणे ऐकून ती सुंदरी म्हणाली हे नृप्रेष्ठा दुःखाशिवाय कोण रडत बसेल दुसऱ्या एका राज्यात रम्य नावाचा एक धार्मिक राजा आहे त्याला रुक्मिरेखा नावाची सुस्वरू सर्व लक्षण संपन्न भारी आहे पण पुत्रसंतान नसल्याने ते दाम्पत्य अत्यंत दुःखी आहे त्यामुळे राणी राजाला वारंवार म्हणते हे नाथ वांझ आणि निपुत्रिक अवस्थेत जगून माझा काय उपयोग राणीचे हे भाषण ऐकून राजाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला त्यांनी विपुल दक्षिणाने ब्राह्मणा संतुष्ट केले तेव्हा अज्य होमाचे अग्निपासून सुलक्षणा सु कन्या उत्पन्न झाली ती सुवर्णकांतीने तोंड होते शरीर मृदू होते सुंदर नेत्रांची अशी मनोहर कन्या होती होत्याने अग्निपासून तिचा स्वीकार केला आणि तो राजाला म्हणाला हे राजा सर्व लक्षण संपन्न असलेल्या कन्येचा तू स्वीकार कर ही एकावलीप्रमाणे अग्नीचे हवन चालू असता उत्पन्न झाली म्हणून स्वतःच्या कन्येप्रमाणे सांभाळून तू संतुष्ट हो प्रत्यक्ष विष्णूनेच ही कन्या तुला दिली आहे असे समज होत्याचे ते बोलणे ऐकताच राजा संतुष्ट झाला त्याने कन्याचा स्वीकार केला राजा आपल्या पत्नीला म्हणाला हे प्रिय या कन्याचा स्वीकार करण्यावर जातकर्मादी विधी करून राजाने नामकरण केले ब्राह्मणा विपुल दक्षिणा दिल्या त्या कन्याचा जन्मदिवस राजा दरवर्षी उत्साहाने साजरा करीत असे ती सुलक्षणी कन्या सर्वांना अत्यंत प्रिय झाली हे राजा मी त्या राजाचा मंत्र्याची कन्या असून माझे नाव यशोवती आहे मी त्या राजा कन्येची प्रिय मैत्रीण आहे सुगंधी कमले जेव्हा तिच्या दृष्टीस पडतात तेव्हा ती तल्लीन होते तिला इतर कोठे नाही त्या जाणवी तीरावर फुले विपुल आहेत तेव्हा ती बाला मला आणि इतर सख्याना घेऊन जाऊ लागली त्यावेळी मी त्या राजाला सांगितले हे राजा आपली कन्या सुंदर कमलांसाठी दूर निर्जन सरोवराकडे जात असते त्यानंतर राजाने आपल्या मंदिरातच एक सुंदर उपवन तयार केले त्या सुंदर कमले लावली पण कमलांवर फारच प्रेम असल्याने ती नित्य बाहेर जाऊ लागली तेव्हा हे अवलोकन केल्यावर राजाने हत्यारबंद शिपायांना तिच्या जाण्यास सांगितले अशा रीतीने तिच्या रक्षणासाठी राजाने योग्य सिद्धता करून ठेवली तेव्हा ती कन्या रोज त्या जान्हवी तीरावर जाऊ लागली अध्याय एकविसावा समाप्त